सत्यानं उजळलेलं राजघराणं प्रिय वाचक हो मनाच्या कोपऱ्यातील एखाद्या नाजूक भावनेला स्पर्श करणारी ही गोष्ट तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद होत आहे आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एका अशा राजघराण्यात जिथं राग आणि प्रतिष्ठेच्या दरम्यान माणुसकी हरवली होती ही कथा आहे एका रागिट राजाची एका निरपराध सेवकाची आणि एका वृद्धाच्या धैर्याची ज्याने सत्याच्या प्रकाशानं संपूर्ण राज्य बदलून टाकलं कधीकधी एका क्षणाचा निर्णय आयुष्यभराची शिकवण बनतो आणि हाच त्या कथेतला आत्मा आहे तुमच्या मनाला भेडेल डोळ्यांत पाणी आणेल पण शेवटी आत्म्याला शांतता देईल अशीही कथा राजघराण्याची चूक चला तर मग गोष्टी डॉट लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया राजघराण्याची चूक एकेकाळी एका सुंदर समृद्ध राज्यात एक न्यायप्रिय पण रागीट राजा राज्य करत होता राजवाड्यात सोन्याच्या आणि हिरेजडीत फुलदाण्यांनी सजलेला मोठा दरबार होता त्या फुलदाण्या केवळ शोभेच्या नव्हत्या तर त्या राजाच्या प्रतिष्ठेचं प्रतीक मानल्या जात होत्या दररोज एक सेवक त्या फुलदाण्यांची स्वच्छता करत असे तो अतिशय प्रामाणिक आणि मेहनती होता पण एक दिवस नियतीने त्याच्याशी थोडं कठोर वागलं आयुष्यभराची शिक्षा त्या दिवशी सकाळी तो सेवक नेहमीप्रमाणे फुलदाण्यांवरचा धूळ पुसत होता अचानक त्याचा हात एका फुलदाण्याला लागला आणि ती जमिनीवर आदळून तुकडे तुकडे झाली आवाज ऐकून सगळे घाबरले फुलदाण्यांचे तुकडे जमिनीवर पसरले होते आणि सेवक थरथरत उभा राहिला राजाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो संतापला त्याच्या डोळ्यांत रागाची ज्वाळा पेटली एका फुलदाणीसाठी तू माझ्या मानहानीचं कारण झालास तुला उद्या पहाटे फाशी दिली जाईल राजाचा निर्णय ऐकून सगळं राजवाडं स्तब्ध झालं सेवकाच्या डोळ्यांतून पाणी ओघळलं पण कोणीही राजाच्या निर्णयाला विरोध करण्याची हिम्मत केली नाही सत्याचा प्रकाश त्या राज्यात एक ज्ञानी आणि निडरवृद्ध मनुष्य राहत होता त्याचं नाव लोक आदराने घेत त्याला जेव्हा कळलं की फक्त एका फुलदाणीसाठी एका निर्दोष सेवकाला मृत्यूदंड दिला जाणार आहे तेव्हा तो थेट राजवाड्याकडे निघाला राजासमोर उभं राहून त्याने नम्रपणे पण ठामपणे सांगितलं महाराज मला ती फुलदाणी दुरुस्त करून दाखवायची आहे कृपा करून मला त्या फुलदाण्या दाखवा राजा थोडा चकित झाला पण उत्सुकतेने त्याला परवानगी दिली धाडस आणि सत्यवृद्ध दरबारात पोहोचला समोर सुंदर झगमगत्या फुलदाण्या रांगेत उभ्या होत्या पण पुढच्या क्षणी जो प्रसंग घडला तो कोणीही कल्पनाही करू शकले नाही त्या वृद्धाने हातातली लाठी घेतली आणि एकामागून एक फुलदाण्या फोडायला सुरुवात केली ठख ठख ठ दरबारात खळबळ उडाली सगळे ओरडले थांबा तुम्ही वेडे झाला आहात का राजा रागाने उठला अरे मूर्खा तू माझ्या सर्व फुलदाण्या तोडल्या तुला देखिल मृत्यूदंड मिळेल सत्याचं प्रकट होणं वृद्धाने शांतपणे पण दगडासारख्या दृढ नजरेने राजाकडे पाहिलं तो म्हणाला महाराज एका फुलदानीसाठी तुम्ही एका निरपराध मनुष्याला मारणार होता जर प्रत्येक फुलदाणीसाठी तुम्ही एक जीव घेतलात तर आज आणखी एकोणतीस लोक मरतील मी हे सर्व फोडून एकोणतीस जीव वाचवले आहेत मला फाशी द्या पण या राज्यात न्यायाच्या नावाखाली अन्याय होऊ देऊ नका दरबारात शांतता पसरली सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते राजाच्याही डोळ्यांत पाणी दाटलं त्याला प्रथमच जाणवलं की त्याचा राग त्याची प्रतिष्ठा सगळं माणुसकीच्यापुढे काहीच नाही राजाचं परिवर्तन राजा हळूहळू उठला वृद्धाकडे चालत गेला आणि त्याच्या पायांवर हात ठेवला बाबा तुम्ही माझे डोळे उघडलेत मी एका माणसाचा नव्हे तर माणुसकीचा जीव घ्यायला निघालो होतो आजपासून माझ्या राज्यात कुणालाही अन्यायाची शिक्षा होणार नाही त्याने सेवकाला मुक्त केलं आणि वृद्धाला राज्यातील सन्मानाचा दर्जा दिला राजवाड्यातील सगळे लोक आनंदाने रडले तो दिवस राज्याच्या इतिहासात दयादिन म्हणून नोंदला गेला माणुसकीची शिकवण साहस म्हणजे फक्त रणांगणात तलवार उचलणं नाही तर अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणंही साहसचं रूप आहे ज्याच्यात सत्य बोलण्याचं धैर्य आणि माणुसकीची जाणीव असते तोच खऱ्या अर्थाने विजेता असतो जगात अनेक फुलदाण्या तुटतात पण काही वृद्धांच्या हातांनी न्याय फुलतो विचारले जाणारे प्रश्न एक या कथेत मुख्य शिकवण काय आहे या कथेतून आपण शिकतो की साहस आणि माणुसकी हे जीवनातील सर्वात मोठे गुण आहेत विरुद्ध आवाज उठवणं हेच खरं धैर्य आहे दोन वृद्ध व्यक्तीने फुलदाण्या का फोडल्या वृद्धाने फुलदाण्या फोडल्या कारण त्याला राजाला दाखवायचं होतं की जर प्रत्येक फुलदाणीसाठी एक जीव घेतला तर राज्यात एकोणतीस लोक मरणार होते त्याने ते सर्व फोडून एकोणतीस जणांचे प्राण वाचवले तीन राजाचा स्वभाव कसा दाखवला आहे कथेच्या सुरुवातीला राजा रागीट आणि कठोर दाखवला आहे पण वृद्धाच्या धैर्याने आणि सत्याने तो दयाळू आणि नम्र होतो चार ही कथा मुलांसाठी योग्य आहे का हो ही कथा मुलांसाठी अत्यंत योग्य आहे यातून त्यांना धैर्य प्रामाणिकपणा आणि न्यायाची जाणीव शिकायला मिळते पाच फुलदाण्यांचं रहस्य या कथेतून आपण काय शिकतो या कथेतून आपल्याला समजतं की माणूसकी सर्वात मोठी आहे प्रतिष्ठा राग किंवा संपत्तीपेक्षा माणसाचं जीवन आणि न्याय महत्वाचा आहे